मत्ताय अध्याय अकरा येशूने त्या बारा शिष्यांना ह्या गोष्टी सांगण्याचे संपल्यावर तो तेथून निघाला आणि गालिल प्रांतातील गावांमध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला बाप्तिस्मा करणारा योहान तुरुंगात होता त्याने ख्रिस्त करीत असलेल्या गोष्टीविषयी ऐकले तेव्हा योहनाने काही शिष्यांना येशूकडे पाठविले आणि त्याला विचारले जो येणार होता तो तूच आहेस क्यों आम्ही दुसऱ्याची वाट पहावी येशून उत्तर दिले जे तुम्ही ऐकता व पाहता ते यवनाला जाऊन सांगा आंधळे पाहू शकतात पांगळे चालतात कुष्ठरोगी शुद्ध केले जातात बहिरे ऐकतात मेलेले उठविले जातात व गरिबांना सुवार्था सांगण्यात येते धन्य तो पुरुष जो माझ्यामुळे अडखळत नाही मग ते जात असता येशू योहनाविषयी लोकांशी बोलू लागला तुम्ही वैरान प्रदेशात काय पाहायला गेला होता वाऱ्याने हलविलेला बोरू काय तुम्ही काय पाहायला गेला होता तलमवस्त्र घातलेल्या माणसाला पाहायला गेला होता काय कलम वस्त्र घालणारे राजांच्या राजवाड्यात असतात तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होता संदेष्टाला पाहायला काय होई मी तुम्हाला सांगतो आणि संदेष्टांपेक्षा अधिक असा यव्हान होता त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे पहा मी माझ्या दूताला तुझ्या पुढे पाठवितो तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील मी तुम्हाला खरे सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्या मध्ये बाप्तिस्मा करणारा यव्हान याच्यापेक्षा मोठा असा कुणी झाला नाही तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे बाप्तिस्मा करणाऱ्या यव्हानाच्या काळापासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्याचा स्वीकार वो प्रसार प्रभावीपने करीतना पर्यत सर्व सं व निस्त्र जर तुम्हें स्वीकारा तो हाथ आहे। जाला काना है ज्यादा ऐका ऐको या पीढ़ीला उपमा दू जी मुले बाजार बसु अपने सोप्या हाक मारत ही पीढ़ी है ती मत आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजविले तरी तुम्ही नाचला नाही आम्ही विलाप केला तरी तुम्ही उर बडवून घेतले नाही यवन काही न खाता व पिता आला पण ते म्हणतात त्याला भूत लागले आहे इतरांप्रमाणेच मनुष्याचा पुत्र खात पीत आला लोक म्हणतात पहा हा किती खातो किती पितो जकादार व पापी लोकांचा मित्र परंतु ज्ञानाची योग्यता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चाताप केला नाही म्हणून येशूने त्यांना दोष दिला हे खोराजिना तुझा धिक्खार असो हे बैज सदा तुझा धिक्खार असो कारण तुमच्या जी पराक्रमाची कृत्य करण्यात आली ती जर सोर व सिदोन यांच्या केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोन पाट निसून व अंगाला राख फासून पश्चाताप केला असता पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल आणि तू कफरण हुमा तू आकाशापर्यंत उंच होशील काय तू नरकापर्यंत खाली जाशील कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमार करण्यात आले असते तर ते शहर आत्तापर्यंत टिकले असते पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी तुमच्या पेक्षा सदोम नगराला सोपे जाईल मग येशू म्हणाला हे पित्या आकाशाचा व पृथ्वीच्या प्रभु। मी तुझे उपकार मानतो कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धिमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या होय पित्या तू हे केलेस कारण खरोखर तुला असेच करायचे होते माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे आणि पित्या कोणी पुत्राला ओळखीत नाही आणि पुत्रा, पुत्रा व ज्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन माझे झू आपणांवर घ्या माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या आत्म्यास विश्रांती मिळेल कारण मजे जू सोपे मजे ओझे हल्के